अध्याय सत्तावीसावा पुरंजन पुरीवर चढाई आणि कालकन्यूचे चरित्र श्री नागद म्हणतात महाराज अशा प्रकारे त्या सुंदरीने नखरे करून पुरंजनाला संपूर्णपणे आपल्या ताब्यात घेऊन त्याला आनंदित करीत स्वतः रमू लागली तिने उत्तम स्नान करून अनेक प्रकारचे मांगलिक शृंगार केले आणि खाऊन पिऊन तृप्त होऊन ती राजा जवळ आली राजाने जवळ आलेल्या त्या सुंदर राणीचे अभिनंदन केले पुरंजनीने राजाला आलिंगन दिले आणि राजाने तिला मिठी मारली नंतर एकांतात मनाप्रमाणे रहस्यमय गोष्टी करी। तो तिच्यावर असा मोहित झाला कि त्या कामिनीमध्ये चित्त गुंजल्या कारणाने दिवस रात्रीचे भान न राहता पुढे जाणाऱ्या काळाच्या दोस्तर गतीचा त्याला काहीच पत्ता लागला नाही मदाने बेहोश झालेला मनस्वी पुरंजन आपल्या प्रियेच्या बाहुनवर डोकेटे ठेवून मौल्यवान शयेवर पडून राहील ती रमणी किंवा परमात्मा यांचे काहीच ज्ञान राहिले नाही राजा अशा रीतीने कामात चित्ताने तिच्या बरोबर विहार करता करता राजा पुरंजनाचे तारुण्य अर्ध्या क्षणासारखे निघून गेले हे प्रजापुते त्या पुरंजनीपासून राजा पुरंजनाला अकराशे पुत्र आणि एकशे दहा कन्या झाल्या ते सर्वजण माता पित्याचे यश वाढवणारे आणि सुशीलता औदार्य इत्यादी गुणांनी युक्त होते ते पौरंजनी नावाने प्रख्यात झाले एवढ्यात त्या सम्राटाच्या दीर्घ आयुष्याचा निम्मा कालावधी निघून गेला नंतर पांचागराज पुरंजनाने पितृवंशाची वृद्धी करणाऱ्या पुत्रांचा वधूंबरोबर आणि कन्यांचा त्यांना योग्य अशा वरांशी विवाह लावून दिला पुत्रांपैकी प्रत्येकाला प्राप्त होऊन तो वंश सर्व पांचाल देशात फैलाव खजिना सेवक आणि मंत्री इत्यादींविषयी गाण हमता उत्पन्न होऊन तो या विषयातच बद्ध झाला नंतर तुझ्याप्रमाणे त्याने सुद्धा अनेक प्रकारच्या भोगांच्या इच्छेने यज्ञ दीक्षा घेऊन निरनिराळ्या पशुहिंसामुळे घोर यज्ञानी देवता पितर आणि भूतपती यांची आराधना केली अशा रीतीने तो आयुष्यभर आत्म्याचे कल्याण करणाऱ्या कर्मांबद्दल बेफिकीर आणि कुटुंब पालनात व्यग्र राहिला शेवटी स्त्री रंपट पुरुषानं अप्रिय वाटणारा वृद्धावस्थेचा काळ राजा चंदवेर नावाचा एक गंधर्व राजा आहे तीनशे महाबलवान गंधर्व त्याच्या आधिपत्याखाली राहतात त्यांच्याबरोबर त्यांच्या बरोबरीने राहणाऱ्या सावळ्या आणि गोऱ्या वरणाच्या तितक्याच गंधर्व स्त्रिया राहतात त्या आळीपाळ सामग्रीने भरलेल्या नगरीला चंडवेगाच्या पुरंजनाची नगरी लुटण्यास प्रारंभ केला तेव्हा पाच फण्याच्या प्रजागर नागाने त्यांना अडवले पुरंजन रक्षण करणारा हा बलवान सर्प शंभर वर्षांपर्यंत एकटाच त्या सातशे वीस गंधर्व गंधर्वींबरोबर युद्ध करीत राहिला पुष्कळ वीरांबरोबर एकट्या के केल्यामुळे आपला एकमात्र संबंधी साप बलही नगरात राहणाऱ्या तो इतके दिवस पांचाल देशात दूतांनी आणलेला कर घेऊन विषयभोगात मग राहत असे स्त्रीच्या अधीन झाल्याने या खात्रीने येणाऱ्या संकटाची त्याला जाणीवही झाली नाही बहीश्वमन याच दिवसात का वर संशोधनासाठी त्रैलोक्यात भटकत होती तरी पण कोणालाही ती आवडत नव्हती ती अभागी असल्याने राजर्षी वडिलांना आपले यवन देण्यासाठी स्वेच्छेने तिच्याशी विवाह केला होता त्यामुळे प्रसन्न होऊन तिने त्याला राज्य वर दिला होता एक दिवस मी ब्रह्मलोकातून पृथ्वीवर आलो तेव्हा फिरता फिरता ती मला भेटली मी नष्टिक ब्रम्हचारी आहे हे जाणूनही माझ्याशी विवाह करावा असे तिला वाटले मी तिला नाकारले तेव्हा अत्यंत रागाने तिने मला असा श्राप दिला कि तू माझ्या विनंतीचा स्वीकार केला नाहीस, म्हणून तू एका ठिकाणी तिने वा माझ्या बाबतीत निराश होऊन त्या कन्येने माझ्याच संमतीने यवनराज भय याच्याकडे जाऊन त्याला मनोमनपती रुपाने वरली हो। ती म्हणाली वीरवर दुराग्रही मूर्ख होना पश्चातापरा महाराज मी अपने से हाजर आरोप आपण माझा स्वीकार करून माझ्यावर अनुग्रह करावा दिनांवर दया करणे हा पुरुषांचा सर्वश्रेष्ठ धर्म होय कालकन म्हणणे ऐकून विधा त्याचे एक गुप्तकार्य करण्याच्या इच्छेने यवनराज हसत हसत तिला म्हणाला योगदृष्टीने पाहून मी तुझ्यासाठी एक पती निश्चित केला आहे तू सर्वांचा अनिष्ट करणारी असल्याने कुणालाच आवडत नाहीस आणि म्हणून कोणी तुझा स्वीकार करत नाहीत म्हणून तू प्रज्वार बोबर मी गुप्त रूपाने भयंकर सैना घोकान मधे संचार करी अद्याय सत्ता